मध्यमा अस्मदाचार्यपर्यता वंदे गुरुपरंपरा मन्नाथ श्रीजगन्नाथ मद्गुरो तस्मै श्री तस्मगुरवे नम शुका सारिखे पूर्ण वैराग्यजाचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मीका सारिखा मान्याय सा नमस्कार माझा सद्गुरू रामदासा कृपा कटाक्षाची कृपाकटाक्षाची किरण मोह समुद्राचे अटणे गडे जय त्या श्रीकृष्णे बंधुतया ते जय जय रघुवीर समर्थ आदौ रामतपोवनाग् मृग काय देही हरण जटायुमरण सुग्रीव समिन समुद्रतरण लंका पुरीदाहन पश्च रावण कुंभकर्ण हनन ए रामायण महारत्न पीठे शिवका सुखासीनदियकोटिप्रकाशं सदा जनकी लक्ष्मणपेतमेक सदा रामचंद्र भजेह भजेह मनोजव माल्यवेगम जिथेंद्रियम बुद्धिमता वरिष्ठ कुजंतम कविता शाखा वंदे वाल्मिकोकिल जय जय रघुवेर समर्थ प्रभू रामचंद्राच्या चरणी वंदन करते मारुतीरायच्या चरणी वंदन करते समर्थांना वंदन करते श्री गुरूंना वंदन करते परमपूज्य स्वामीजी प्रज्ञानंदजी ज्यांच्या चरणी आपण बसलोय त्यांना वंदन करते श्रोते तुम्ही जगदीश मूर्ती सगळ्यांच्या चरणी वंदन करते आणि आजची कथा आपण सुरू करू गेले पाच दिवस रामकथा बघतोय अत्यंत सुंदर अशी असणारी मनाला मौन टाकणारे ज्याचा कधीच कंटाळा येत नाही आवीट अशी ज्याची गोडी आहे अशी ती रामकथा आणि आपण आलोय कुठे मध्ये तर लंकेमध्ये आणि लंकेमध्ये जाण्याची सगळी तयारी चाललेली आहे आणि ती तयारी चालू असतानाच काल आपण कथाभाग बघितला की विभीषण कुठे आले तर किशकिंधेमध्ये आलेले आणि तिथे आल्यावरती प्रश्न पडलाय की ह्यांना या बाजूला घ्यायचं किंवा नाही सुग्रीव म्हणतोय ह्यांची तपासणी करूया जरा यांच्यावरती पहारा ठेवून बघूया प्रत्येकाने वेगवेगळ्या जांभू अंतानी काही वेगळं सुचवलं पण रामाचा विश्वास होता तो म्हणजे हनुमंतावरती आणि हनुमंताने अत्यंत तर्कशुद्ध बुद्धीनी सांगितलेलं आहे की हा कुठून आलेला आहे नीचपुरुषाकडून उत्तम आहे त्याच्याकडे आलेला आहे रामा याची कीर्ती तुझी सगळी यांनी ऐकलेली आहे आणि त्यामुळे वालीचा वध यांनी ऐकलेला आहे वालीला वालीचा वध करून तू सुग्रीवाला राज्य दिलेलं आहेस हे यांनी ऐकलेलं आणि म्हणून कुठे जी रावणाची लंका आहे त्या राज्याच्या अभिल्याषेनी हा कुठे आला असला पाहिजे तर शरण आला असला पाहिजे इतका कशुद्ध विचार करणारा असा तो विचार ऐकला आणि त्यानंतर हनुमंताच्या साक्षीने काय केलेलं आहे तर विभीषणाला रामाने स्वीकारलेलाय विभीषण मुळामध्ये अत्यंत धर्मात्मा आहे पुण्यात्मा आहे सात्विक वृत्तीचा आहे अनेक वेळा सांगितलंय त्यांनी रावणाला की तू काय कर काही कर पण ह्या सीतेला बंदीभासात ठेवू नकोस तू तिला परत दे पण त्यांनी ते ऐकलेलं नाही आणि म्हणून इंद्रजिताला सांगून बघितलं इंद्रजीत म्हणाला माझा तर पराक्रम कसा आहे पित्यापेक्षाही जास्त आहे आणि म्हणून तुम्ही हे बोलूच नका मी कोणाला सहाय्य करणार आहे तर वेळ पडली तर युद्धामध्ये मी पित्याला काय करणारे तर सहाय्य करणार आहे पण वडिलांचा अपमान होईल असं मी काही करू देणार नाही इंद्रजीतांनीही नाकार ते नाकारलंय आणि म्हणून विभीषण कुठे आलेले तर त्या रामाकडे आलेले आता हे कोणाबरोबर राहत आहेत तर त्या किशकिंधा नगरीमध्ये राहत आहेत आणि त्या ठिकाणी सगळी तयारी चालू आहे सगळे वान रगण जे आहेत ते आता कामाला लागलेत नळा जो आहे तो जबाबदारी दिलेली आहे कोणती जबाबदारी दिली सेतू बांधण्याची जबाबदारी दिली एक तक्य हजारो वनर गण जे का नील है अंगद है जाबूवंत है गय है गर्व गन्न मार्दन अनेक बला सगले सतु बंधना कार्याभार लमती मे अपने लहानपनी संगार जी है तीसुद्धा गेली याचा अर्थ प्रत्येक चराचरामध्ये ज्या चराचरामध्ये रामतत्व व्यापून आहे त्या प्रत्येकाला असं वाटलं की या रामकार्यामध्ये या सत्कार्यामध्ये आपल्या कर्माची काही आहुती पडावी म्हणून ज्याला ज्याला जसं शक्य आहे तसं तसं त्यांनी तस त्या त्या ठिकाणी मदत केलेली आणि मग सेतू बंधन म्हणून सगळ्यात ओढ कोणाला होती तर ती हनुमंताला कारण हा काय रामाचा सेवक आहे अखंड राम राम दुसरं काही कामच नाही हो रामाचं जे काम पूर्ण करायचंय आणि ते काम लवकरात लवकर करायचंय सीताशुद्धीच्या वेळेला जसं बघितलं की सीताशुद्धीच्या कामामध्ये जी अडचण आली त्या प्रत्येक ठिकाणी मात करून तो म्हणतोय की मला पहिले कार्य करायचे कार्यपूर्ती करायची आणि अशी हे सेतू बंधनाचं कार्यपूर्ती करण्यासाठी हनुमंतांनी काय केलं असेल वाल्मिकिनी खूप सुंदर वर्णन केलंय वाल्मिकी म्हणतात की प्रचंड मोठ्या मोठ्या शिळा ज्या वानर एकेक उचलून आणत होतं पण हनुमंताचं सामर्थ्यच मुळामध्ये इतकं काही वेगळं होत कि एका वेळेला सात पर्वत सात शिळा कशा धराव्यात त्यांनी तर त्यांनी दोन काखेमध्ये धराव्यात हातामध्ये दोन धराव्यात डोक्यावरती एक ठेवावी शेपटीवरती एक ठेवावी आणि हनुवटीवरती एक ठेवावी अशा सात प्रचंड शिळा तो ठेवायचा नामस्मरणामध्ये दंग अखंड राम राम राम राम राम करत त्या नामाचा प्रचंड आवाज आणि इतका त्या रामनामाचा आवाज वाल्मिकी वर्णन करतायत कि तो वैकुंठाला जाईल एवढा रामनाद करायचा वैखरीने केलेला तो नाद त्यामुळे त्याला मिळालेलं ते सामर्थ्य आणि म्हणून नामाचं सामर्थ्य होतच आणि त्याचबरोबर ते शिळा त्याला त्याच कामाचं काही वाटलंच नाही आपण जनाबाईचं चरित्र बघतो नामदेवाकडे राहिलेली आहे घरामध्ये सदोतीस माणसं आहेत सदोतीस माणसांच ही एकटी करतीय त्या ठिकाणी कपडे करावेत भांडी करावीत घरातलं स्वयंपाक पाणी करावे, सगळं करावं करणे नामयाची दासी आहे पण तरी सुद्धा तिचा भाव असा आहे की तो काय की माझा विठ्ठल माझ्यासाठी येतो आणि तोच माझ्या काय करतो तर तो, तो मला कपडे धुवू लागतो तो मला भांडी घासवू लागतो तो मला दळण देऊ लागतो हे जे वाटतंय तिला हे का घडलं कारण अखंड वृत्ती ज्या वेळेला विठ्ठलाकार झाली त्यावेळेला कर्तृत्वच निघून गेलं आणि कर्तृत्व निघून गेल्यानंतर ज्याचं नाव घेत होतो त्याला कर्तृत्व गेलं आणि त्यामुळे त्या, त्या कर्तृत्वाचं सर्वच्या सर्व सामर्थ्यच प्राप्त झालं सर जनाबाईसारख्या एका स्त्रीला हे शक्य आहे तर जो मुळातच प्रचंड सामर्थ्याने युक्त असणारे मारुतीराय आहेत अखंड रामनाम घेत आहेत आणि त्यामुळे प्रचंड शिळा उतरल्या काही वजनच नाही अगदी छान हसत हसत आनंदाने त्यांनी ते काम केलं नाचत नाचत नामस्करण करण एक, एक वेळेला सात साथ काय करत असत तर ते शिळा आणत असत आणि मग हे सगळं दृश्य कैलास पर्वतावरून कोण बघत आहे तर शिवपार्वती बघतायत शिवशंकर म्हणतायत पार्वतीला भवानी बघितलंस काम कसं चाललंय सेतू बंधनाचं काम जे आहे ते आता पूर्ण होत आलेलं आहे आणि ज्या क्षणी सेतू सिद्ध होईल त्याच वेळेला रावणाचा अंत आलेला आहे लक्षात ठेव कोण सांगत आहे साक्षात सदाशिव पार्वती मातेला सांगतायत भवानी मातेला सांगतायत आता सेतू बंधन पूर्ण झालं सेतू बंधन आता पुन्हा अत्यंत ज्येष्ठ कोण त्याच्यामध्ये तर जांबूवंत जांबूवंतानी पुढे आल्या रामाला वंदन केलेलं आहे आणि जांबुवंत म्हणताय अरे रामा तुझं सामर्थ्य काही विलक्षण आहे आणि ते इतकं विलक्षण सामर्थ्य कारण जेव्हा अहिलेला तुझा चरण स्पर्श झाला तेव्हा ती सजीव झाली आणि अगदी तसच जर या सेतूला तुझे चरण लागले आणि हा सेतू जर सजीव झाला तर तुला हनुमंत राही बाकी वांद्रांनी कसं काय जायचं अत्यंत अवघड आहे प्रश्न होता जांबुवंतांसारखा कारण रामाचं सामर्थ्य काय आहे ते माहिती अत्यंतिक सत्याचरण ज्याचं सत्याचरण आहे त्या सत्याचरणाचा परिणाम काय शास्त्र असं म्हणतं कधीतरी जीवानी स्वतःवरती एक प्रयोग करावा आणि उठल्याबरोबर निर्णय घ्यावा की आज चोवीस तास मी असत्य बोलणार नाही जर सामान्य जीव चोवीस तास असत्य बोलला नाही तर त्याची वाणी जे बोलेल हो ते खरी होते इतकं सत्याचं सामर्थ्य आहे म्हणून सत्यम शिवम सुंदरम जे म्हणतात ते याच्यासाठी पण आपल्याला कळत नाही दिवसातून अनेक वेळेला आपण असत्य बोलत असतो कळत न कळत असत्य बोलणं हे आपला इतका सहज भाव हिंदीमध्ये एक छान वचन आहे त्याच्यामध्ये म्हणलंय की लोक बेखटके झोड बोलते म्हणजे आपण असत्य बोलतोय ह्याची जाणीवही आपल्याला नाहीये पण ज्याचं जीवन पूर्ण सत्य प्रतिज्ञा आहे सत्यवचनानुसार वागलेलं आहे त्या रामाचं नाव घेत घेत जेव्हा यांनी कार्य केले, ते पूर्ण झालेलं आहे आणि आता रामाचं सामर्थ्य जांबुवंताला माहिती म्हणून त्यांनी विचारले आणि मग नाव याचं काय द्यायचं ठरलं त्याला रामसेतू म्हटलेलं नाही बरं का रामसेतू नाव दिलेलं नाहीये या सेतूला नलसेतू असंच नाव दिले कारण ते बांधण्याचं सामर्थ्य त्याच आहे त्याला नक्की माहितीये ते, ते कसं बांधायचंय त्या काळातला तो आर्किटेक्ट आहे आणि म्हणून लाकडं घातली आहेत आणि त्यावर शिळा घातल्या लाकडं पाण्यावरती तरतातच आणि हे सगळं माहिती असलेला त्यांनी ते बांधलेलं आहे आणि इकडे मात्र आता सेतू तयार झाला जांबुवंत पुढे आलेत सगळे जी आहेत प्रत्येक जण आपापल्या सर्व जी त्यांच्या आहेत ती रामाजवळ कुठचं काय रामाजवळ असणारी शस्त्र आणि लक्ष्मणाजवळ बाकी विभीषण त्यांनी शस्त्रच होता त्याच्याजवळ शस्त्रच नाहीत बाकी शस्त्र कोणती वानरांची शस्त्र म्हणजे त्यांचे चार पाय आणि त्यांची शेपटी ह्याच्या पलीकडे काहीच नाही असलीच तर एखादी गदा ह्याच्या पलीकडे काही नाही असे सगळे जे वानर आहेत आता ते जायला कुठे तयार झाले तर लंकेमध्ये जायला तयार झाले हनुमंतांनी भीती जी आहे ती रामापुढे व्यक्त केलेली आहे आणि ज्या वेळा व्यक्त केली त्यावेळेला मारुती म्हणतोय काळजी करू नकोस सर्व वानर कशावरून येईल तर ते त्या नल येईल पण राम आणि लक्ष्मण मात्र त्या सेतू जाणार नाहीत आणि म्हणून राम कोणाच्या खांद्यावर बसलेला आहे तर राम साक्षात मारुतीच्या खांद्यावर बसलेला आहे आणि लक्ष्मण सौमित्र कोणाच्या खांद्यावर बसलाय तर नीलाच्या खांद्यावरती बसलाय आणि त्या खांद्यावरती बसूनच कुठे गेलेत तर राम लक्ष्मण आणि सर्व वानर दलड जिले आहेत ते कुठे गेलेले आहेत तर ते लंकेमध्ये गेलेले आता दुरून रावणाला दुख दुख दुखदुख आहेच रावणाची जी लंकेमधले जे सगळे जे सामान्य जन आहेत जन आहेत त्या सगळ्या लोकांना आता कुठेतरी असुरक्षिततेची भावना आहे त्यांना नक्की माहितीये की राम आपल्यासाठी काही करणार नाही पण जे युद्ध होणार आहे त्या युद्धामध्ये घरटी प्रत्येक कोणी ना कोणीतरी काय होणार आहे तर धारातीर्थी पडणार आहे आणि त्यामुळे सगळे जे लोक आहेत ते सगळे लोक मनातून घाबरलेले आहेत विभीषण जो आहे त्या विभीषणाला रा, रामाने अगदी स्वतःच्या जवळ ठेवलेले आहे आणि मग विभीषण कोण आहे तर रामाच्या दृष्टीने बघितलं तर तो हेर आहे आणि हेराकडून जर वार्ता पक्की कळली तर वाट अत्यंत सुकर होते सुलभ होते ही पूर्ण युद्ध नीती जी आहे ती युद्धनीती रामाला माहितीये त्या तीरापाशी सगळे आलेले एकदम नाही गेले आणि मग आता तो सेतू तयार झाला पण त्याच्यावरती वाट सागराने करून द्यायला हवी ती आणि म्हणून राम कुठे बसलेले आहेत तर त्या सागर तिरी आहेत जिथे सेतू तयार झाला सागराला वंदन केलेलं आहे विनंती केलेली आहे एक दिवस विनंती केली दिवसभर की बाबा रे तू काय करता परवानगी दे दुसऱ्या दिवशी विनंती केली की बाबा काय कर आम्हाला परवानगी घे तिसऱ्या दिवशी विनंती केली तरीही सागराने ऐकलं नाही आणि मग मात्र राम एवढेच म्हणाले की अरे रत्ना तू जर परवानगी देणार नसेल तर ती मला मिळवावी लागेल आता माझ्या भात्यातला बाण मी काढतो आणि त्या बाणाच्या सह्यानी मला जे जे काही करायचंय ते मी नक्की करतो आणि एवढं ऐकलं आणि गुमान सागर जो आहे तो सागर काय केलं असेल तर ते सागर नंतर शरण आलेला आहे पण ज्या सागर काही केल्या विनंतीला प्रतिसादच देईना त्या त्यावेळेला रामाला असं वाटलं की आपण काय करावं तर शिवाचं पूजन करावं कारण आपण कुठे आलेलो आहोत तर सागर केनारी आलेलो आहोत आणि म्हणून त्यांनी काय केलंय तर सागर किनारी आल्यानंतर रामानी स्वतःच्या हाताने एक शिवलिंग तयार केलं आणि शिवलिंग तयार करून काय केलेलं आहे तर त्याचं पूजन केलेलं आहे वाळूचं केलेलं ते शिवलिंग मातीचं केलेलं पार्थिवाचं शिवलिंग आहे ते पण रामाने जेव्हा त्याचं पूजन केलं तेव्हा तिथे जडत्व प्राप्त झालं आणि ते स्थिर झालं आणि स्थिर झाल्यामुळे ते, ते सुप्रतिष्ठित झालं आता हळण शक्य नाही या लिंगाचंच नाव कोणतं आहे तर रामेश्वर आहे आपण कथा एकदम वेगळी ऐकतो की सीतामाईनी केलं होतं वगैरे असं नाही रामेश्वरय लंकेमध्ये गेलात तर आणखीन कथा वेगळी सांगतात तिथे गेल्यानंतर असं म्हणतात की जेव्हा रामानी रावणाचा वध केला त्यावेळेला राम परत निघालेले होते आणि त्यावेळेला त्यांच्या पाठीमागे त्यांना असं वाटलं की आपल्या हातून काय झालं तर ब्रम्हत्या झाली कारण रावण दशग्रंथी ब्राह्मण आहे आणि ती ब्रह्महत्या झाली म्हणून आकाशवाणी झाली त्या कृत्याने सांगितलं की शिवाचं पूजन कर आणि म्हणून रामानी तीन शिवलिंगांचं पूजन केलं त्यातली दोन ते लोक असं म्हणतात की कुठे आहेत लंकेमध्ये आहेत कोनेश्वरम आणि मुनीश्वरम आणि एक जे आहे ते रामेश्वरम आपल्याकडे आहे पण इकडे कथा मात्र आपल्याकडे अशी येत नाही आपल्याकडे कथा अशी येते की ज्या वेळेला तो रत्नाकर किंवा तो महासागर मान्य करत नाही त्यावेळेला त्यांनी काय केलेलं आहे तर शिवाचं पूजन केलेलं आहे आणि हेच कोणतं आहे तर ते रामेश्वर आहे हे सगळं शिवपार्वती बघतायत आणि पार्वती माता म्हणते की हे जे रामेश्वर आहे त्याची कथा काय ते मला सांगा रामेश्वर म्हणजे काय ते मला सांगा आता रामेश्वर म्हणजे काय कोण सांगणार म्हणून शिव पार्वती मातेला म्हणतायत तू असं कर तू रामाकडे जा आणि त्यालाच विचार की रामेश्वर म्हणजे काय आणि म्हणून ती कोणाकडे आलीय तर ती रामाकडे आलीय तिने चौकशी केलीय की रामेश्वर म्हणजे काय रामानी एका एक वाक्यामध्ये सांगितलं रामस्य ईश्वर यस या रामेश्वर हा रामाचा जो देव आहे ना तो कोण आहे तर तो रामेश्वर आहे पार्वतीला काहीही पटल नाही कुठेतरी असं वाटत तर तो, तो हे योग्य नाही माझा पती अखंड जरी रामनाम घेतो तरी सुद्धा जर रामेश्वर असं नाव असेल तर त्याच्यामध्ये आणखीन काही मेघ असली पाहिजे आणि म्हणून कुठे गेलेली आहे तर ऋषींकडे गेलेली आहे ऋषी म्हणतायत अजून तुला कळलं नाही का अगं कधीतरी जाणून घे आणि म्हणून तू कुठे जा तर तू तु आता तुझ्याच पतीकडे जा आणि त्याला विचार ज्याला त्याला शरण जा आणि शरण जाऊन विचार की रामेश्वर म्हणजे काय आता बुद्धी थोडी शाबूत होती आधीच्या जन्मातला अनुभव आहे कारण ज्ञान कुठे जात नाही लक्षात घ्या बाकीचा देह आपल्याला आठवत नाही पण लिंग देह तोच आहे आणि म्हणून केलेलं जे ज्ञान आहे एकदा झालेलं ज्ञान कधी जात नाही आपण म्हणतो आम्हाला कळतच नाही हो आमच्या लक्षातच राहत नाही हो आम्हाला समजत नाही हो नाही हो असं काही नाहीये आम्ही पहिलीमध्ये शाळेत गेलो आणि पहिलीमध्ये कुत्रा म्हणजे काय मंदर म्हणजे काय हरिण म्हणजे काय घोडा म्हणजे काय शिकलो विसरलो का आता नाही ना विसरलो याचा अर्थ जेव्हा ज्ञान होतं तेव्हा ते कधी जातच नाही कारण ज्ञान हे आपलं स्वरूप आहे आणि म्हणून झालेलं ज्ञान जाणं हा सिद्धांत नाहीच तो नित्य सिद्ध असणं हा सिद्धांत आहे बरेच असं होतं प्रवचनामध्ये आपण म्हणतो की एखादा मला अनुभव आहे की आत्ता ह्या वाटलं असेल कोणीतरी म्हणाल असेल की काय ते तत्वज्ञान आहे कालच परवा झालं किंवा सकाळी ज्ञानाच्या वेळेला सांगितलं काय तत्वचिंतन म्हणजे काय लय चिंतन म्हणजे काय लगेच होत की आम्हाला कळलं नाही अजिबात वाईट वाटून घ्यायचं कारण नाही मंदा ते म्हणतात लक्षात ठेवा थोडा विचार करा मला कळलं नाही हे ज्ञान ज्याला झालं ते कुणाला झालं कारण असणार ज्ञान असल्याशिवाय होणार ज्ञान होत नाही हा सिद्धांत कोणाला कळलं आम्ही म्हणतो ना बाई आम्हाला गणित नाही कळलं आता ज्याला कळलं मला गणित नाही कळलं तो गणित समजावून घ्यायचा मागे लागतो पण असे काही असतात की मला कळलं नाही असं त्यांना वाटतच नाही कारण ते ज्ञानाच्या आभासात असतात जिथे ज्ञानाचा आभास आहे तिथे ज्ञान होणं शक्य नाही आणि जिथे अज्ञानाची जाणीव आहे तिथे अंतःकरण थोडं मोकळं आहे आणि मोकळं असेल तर ते ज्ञान होण्याची शक्यता आहे आता अशी ही कुठे गेलीय तर शिवाकडे गेलेली आहे आणि शिवाला विचारलेला आहे की रामेश्वर म्हणजे काय आणि आता शिवानी सांगितलेलं आहे त्याच्या मुखातून शब्द बाहेर पडले आणि तो म्हणतो राम हा ईश्वर यस्य सहा राम हा ईश्वर यस्य सहा रामेश्वर हा राम ज्याचा स्वामी आहे त्यालाच काय म्हणतात रामेश्वर आहे दोघांनी सुंदर फोड केले म्हणून राम कोणाचं नाव घेतोय तर शिवाचं नाव घेतोय आणि शिव नाव घेतोय तर अखंड त्याच्या मुखामध्ये नाम रामातच नाव दोघं जण आहेत भक्त आणि भगवंत म्हणून परवादेशी उल्लेख केला एकदेश हिंदी खूप भजन आहे शिवाचं भजन आहे प्रभू तेरे चरण पडे जहा जहा हे तीर्थ हमारा वही वही तीर्थों का राजा रामेश्वर शंकर को जहा पूजे रघुवर भगवान भक्त भगवान देव धरती पर ऐसा कही नाही कुठे नाही बस हे आपल्याच पावन भूमिकेमध्ये होऊन इतके देश आहेत पण भगवंताचा अवतार कुठे असेल तर याच पावनभूमीमध्ये आहे कारण ही ऋषीमुनींची भूमी आहे त्यागमय भूमी आहे बाकीच्या ठिकाणी भोगमय जीवन आहे आपल्याकडे त्यागमय जीवन आहे हे सगळं शिवपार्वती जे आहे ते बघत आणि आता रामाने सागराला काय केलं हा नाही आपल्याला वाट करून देत म्हणून त्यावेळेला त्यांनी काय केलेलं आहे बाण लावला आणि बाण लावल्याबरोबर सागर जो आहे तो कसा आलेला आहे आता मात्र सगुण साकारून रामाच्या समोर आलेला आहे समोर आल्यानंतर त्यांनी काय केलेलं आहे त्याच्या तळामध्ये असणारी सगळी रत्नाच्या रत्नाशी घेऊन आलेला आहे जे जे धन आहे सर्व धन सर्व रत्न अनेक प्रकारचे माणिक मोती किती प्रकारचे धन आहेत ते तिकडे जाऊनच बघावं मला वाटतं गेल्यानंतर कळतं ती प्रकारची रत्न तिकडे आहेत आजही आपल्याला ती बघायला मिळतात त्या काळामध्ये तर ती असलीच पाहिजेत कारण ती कुबेराची लंका आहे आणि ते सगळीच्या सगळी त्या महासागरांनी आणली कारण त्यातलीच ती आहेत आणि ती काढून त्यांनी काय केले आहेत तर ती रामावरतून त्यांनी सगळी ओवाळून टाकली आणि मग त्यांनी काय केली असेल तर ती सगळी उधळून दिली आणि ती उधळलेली सगळी रत्न जी आहेत ती सुग्रीवानी गोळा केली आता सुग्रीवाच्या मनात आलं ही रत्न टाकून थोडी द्यायची इकडे इतकी मौल्यवान रत्न होती आणि त्यामुळे सागराने अत्यंत श्रद्धेने रामावरन ती ओला वळून टाकलेली होती पण त्या रत्नांच करायचं काय ती मौल्यवान असणारी आणि म्हणून सुग्रीवानी काय केलं ती सगळी गोळा केली आणि तो सागराला काय म्हणतोय की ही सगळी तुझी तू तु रत्न तुला तू तु घेऊन सागर म्हणते अरे ते रामावरन ओळून टाकलेत मला त्याची गरजच नाही माझ्या तळाशी अजून उदंड त्याचा काय आहे पण सुग्री म्हणत मला याची गरज नाही अरे तू राजा आहेस ना मी आहे ना राजा पण तरी सुद्धा मला या रत्नांची गरज नाही आणि मग वाल्मिकी रामायणामध्ये विषय येतो की जो रामाच्या संगतीने इतका तृप्त झाला होता तो अंतरंगातून अनासक्तच होऊन गेला आणि म्हणून ती रत्न आपल्याला मिळावीत ते वैभव आपल्याला मिळावं अशी क्षणकाल इच्छेचा एक तरंग तर सुग्रीबाच्या अंतकरणामध्ये उमटला नाही इतका तो निस्संग झाला संगत शिल्लक राहिला नाही हो जिथे संग नाही तो निसंग झाला आणि असा निसंग झालेला जो आहे तो रामसंगतीमध्ये त्याचा सगळा मोह निवारून गेलेला होता काही संग नाही ती सगळी रत्न गेलेत आणि त्यांनी कोणाला दिलेली आहेत तर ती सागराला दिलीत आणि सांगितलंय तर तुला ज्याला द्यायचे ती दे रामानी रावणानी ही वार्ता कोणापर्यंत गेली तर ती रावणापर्यंत गेली आणि म्हणून रत्नांची वृष्टी कशी असते माझ्या लंकेमध्ये मा पुष्कळ वैभव आहे पण असा कोण राम की ज्याच्यावरून सागर येतो आणि एवढी रत्न उगाळून टाकतो हे बघण्यासाठी साक्षात कोण आलेलं आहे तर रावण त्या ठिकाणी आलेला आहे कुतूहलानी आणि ते सगळं बघितलं आणि त्याचे मती जी आहे ती कोणतीच झाली त्याला काही समजे ना की काय आहे हजारो वाहत आहे ते बघितले आणि रावण जोय आता मनामध्ये भयभीत झालाय थोडीशी कुठेतरी भीती वाटते की आपण युद्ध केलेलं आहे सर्व काही झालेलं आहे पण तरी सुद्धा आता काही सांगता येत नाही मनामध्ये कुठेतरी असुरक्षितता त्यालाही वाटायलाच लागली कोट्यावधी वानरासह श्रीराम लंकेत येत हे त्याला समजलं आणि मग मन अत्यंत उद्विग्न झालं सगळे नगरवासीय जे आहेत ते भयानिक कंपित झालेले आहेत आणि मग त्याच वेळेला रावण जो आहे तो आपल्या राजा राजवाड्यामध्ये परतलेला आहे रावण ज्या वेळेला राजवाड्यामध्ये परतला त्यावेळेला अतिकाय नावाचा रावणाचा एक सल्लागार होता नाव त्याचा अति काय आता लक्षात येईल की राक्षसांची नावं अशीच आहेत कारण शरीरच धिक्पाड ना आपण म्हणतो ना पाडासारखा राक्षसा सारखा असा तो अति काय ज्याचं काया म्हणजे शरीर प्रचंड मोठं असं होतं असा तो कोण होता तर त्या रावणाचा सल्लागार होता पण शरीरानीच मात्र अति काय होता बुद्धीनी अति काय नव्हता त्याला असं वाटलं की आता थोडं रावणाला समजावं हवं आणि म्हणून हा अति काय कुठे गेलाय तर नम्रपणे रावणाकडे आलेला रावणाला वंदन केलेलं आहे वंदन केलेलं रावणाचा जो प्रधान आहे त्याला वंदन केलेलं आणि नम्रपणे सांगितलंय की अजूनही वेळ गेलेली नाही काय करा तर सीतेला तुम्ही काय करा परत करा आणि जर तिला परत केलं तर खरोखर तुम्हाला जी आहे ती मुक्ती मिळेल हे जे युद्ध करताय त्या युद्धापेक्षा शरण जाण्यामध्ये काय आहे तर अत्यंत शहाणपणा आहे पण अत्यंत अहंकाराने वृत्तीचं आहे अत्यंत रजोगुणी आहे रावणाने पुन्हा ते काय केलंय नाकारले नाही म्हणाला सीतेला परत करणार नाही मी युद्धच करीन आणि युद्धामध्ये मी काय करीन तर मी पराक्रम गाजवीन अजूनही आपल्या अहंकारावरती काय आहे तर आपल्या बाऊंवरती का खर तर ज्या ठिकाणी राम अत्यंत तरुण असताना लक्षात आलेले आहे की ज्या स्वयंवरामध्ये स्वतःचा अपमान झालेला आहे त्यामुळे सामर्थ्याची चुणूक होती पण तरीसुद्धा अहंकार कमी झालेला नाही आणि म्हणून रावणाने ते नाकारलं आणि याच ठिकाणी सुंदर कांडाची जी आहे ती समाप्ती झालेली आणि मग यानंतर वानर सैन्य जे आहे ते सगळं कुठे आलेलं आहे तर आता ठरल्याप्रमाणे राम जे आहेत हनुमंताच्या खांद्यावर बसले लक्ष्मण जे आहेत ते निलाच्या खांद्यावरती बसले आहेत सगळं वानर दर आहे दल जे आहे ते आता त्या सेतूवरनं निघालं निघता निघताना रामाचं जे पराक्रम आहे त्या पराक्रमाचं वर्णन गात अखंड रामाचं नाव घेत आहेत वानर सैन्य जे आहे ते कुठे आले लंकेमध्ये आलेलंय लंकेमध्ये आल्यानंतर युद्ध लगेच नाही कारण राहणार कुठे राहण्याची सोय असली पाहिजे म्हणून अन्न पाहिजे ना रसद म्हणतो ना आपण त्याला सैन्याचा दाणा रसदीशिवाय राहणार कसं आणि म्हणून ती रसत पाहिजे शस्त्रास्त्र ठेवायला जागा पाहिजे झोपायला जागा पाहिजे कारण त्यावेळेची युद्ध आहेत सूर्यास्ताला सुरु होणं आणि सूर्यास्ताला संपणं धर्म युद्ध रात्रीच्या वेळेची ती युद्ध नाहीतच म्हणून रात्रीच्या वेळेला झोपण्यासाठी अन्नग्रहण करण्यासाठी छावणा घालण्याची अत्यंत गरज होती आणि म्हणून जेव्हा हे सगळं वानर दर जे आहे वा ते लंकेमध्ये आलेलं आहे तेव्हा काय झालं तर या वानर सैन्यांच्या छावण्या लंकेमध्ये पडल्या सगळे वानर दर्ज आहेत अत्यंत सावध आहेत अखंड तिथे गस्त चालू आहे आणि ती गस्त चालू असताना सगळ्या छावण्या बघितल्या रावणाने अगदी त्याच्या राजवाड्यामधूनच बघितलं की कुठे कुठे कशा कशा छावण्या पडलेल्या आहेत आणि मग त्यांनी आपला एक हेर आहे तो ज्याचं नाव होतो शार्दूल या शार्दूल नावाचा हे लो आहे तो या छावण्यांमध्ये पाठवलाय आणि सांगितलंय की ह्या रामाचं जे सैन्य आहे मानरांची शस्त्र काय आहेत या सगळ्याची माहिती काढून ये आणि मग हा शार्दूल जो आहे तो त्या छावण्यांमध्ये शिरलेलाय छावण्यामध्ये शिरल्यानंतर यांनी हळूहळू हळूहळू सगळं बघायला सुरुवात केली काय काय आहे कशा प्रकारची शस्त्र आहेत किती वानरदल आहे याचा अंदाज घेत होता आणि असा अंदाज घेत असताना सगळा तो अंदाज घेतला आणि हा परत रावणाकडे आला आणि रावणाकडे आल्याला म्हणतोय की रामसेनेच वर्णन करणं हे शक्य नाही ते मानवाला म्हणजे मला माझ्यासारख्या तर ते शक्यच नाही पण तिथे शब्द आहे ते वेदांनाही शक्य नाही कारण ते अतर्क्य आहे वेद काय म्हणतात नेती नेती इति वेद काय वर्णन करणार त्याचा न येते न इति याचा अर्थ ते शब्दांनी सांगणं शक्यच नाहीत अवर्णनीय असं जे आहे किंवा अनिर्वाच्य वाचा करणं शक्यच नाही अनिर्वाच्य वाचे नि जे सांगताच येत नाही असं सगळं ते काय आहे तर ते रामाचं सामर्थ्य आहे किंवा ते त्याचं सैन्य आहे हे सांगितलं रावणाला चेंज पडलं नाही रावण म्हणाले एवढं सांगितलंच खरं वानरदल किती आहे ते सांगितलंस पण अजून शस्त्रास्त्राचा मला अंदाज लागला नाही तेव्हा पुनश्य काय कर त्या छावण्यांमध्ये जा आणि आता शस्त्रांचा अंदाज घेऊन येवढ कळल्यानंतर गप्प बसावं की नाही पण नाही हो असलेला अधिकार गाजवावा असाच वाटतो म्हणून पुन्हा त्या रावणाने काय केलेलं आहे तर आपल्यास त्या हे कुठे पाठवलेलं आहे तर त्या पुन्हा वानरांच्या त्या छावण्यांमध्ये पाठवलं आणि आता पुन्हा हेरगिरी करायला गेला आणि हेरगिरी करायला जाताना राक्षस आहे लक्षात घ्या राक्षसांच्या जेव्हा आपण बघितलं त्यांच्याजवळ असणारी जी विद्या ती बोडंबरी विद्या आहे म्हणून रूप पालटू शकत आहेत यांनी रूप घेतलंय कोणतं घेतलंय तर वानरांचंच रूप घेतलेलं आणि वानरांचं रूप घेऊन कुठे आलेलं तर त्या वानारांच्या छावणीमध्ये आलेला आहे तिथे हेरगिरी करत असताना वानर जे आहेत ते अत्यंत बुद्धिमान आहे वानर शब्दाची उत्पत्ती वास्तव रामायणामध्ये अतिशय सुंदर केलेली डॉक्टर पविवर्तकानी संपूर्ण विज्ञान अनिष्ठ रामायण लिहिलेले आणि त्यात ते म्हणतात वानरं ही एक प्रजाती आहे आणि ती प्रजाती कशी आहे तर वन नर सनर हा वनामध्ये राहणारे जे नर आहेत ते कसे आहेत तर शरीराने अत्यंत दणकट आहेत आपल्या कितीतरी पटींनी त्यांचं शरीर आहे हे गोसावी जातीचे आहेत पण गोसावी असले तरी त्यांची बुद्धिमत्ता मात्र अत्यंत आघाड आहे आजही आपण बघतो एन्टी ज्याला म्हणतो नमॅडिक जे आहेत ते त्यांची जी संपूर्ण प्रजाती आहे ती एका ठिकाणी राहणारी नाही आपण त्यांना भटक्या विमुक्ती म्हण जात म्हणतो पण त्यांची बुद्धिमत्ता विलक्षण आहे हे आजही आपल्या लक्षात येतं शिक्षण क्षेत्रामध्ये जर कोणी असेल तर लक्षात येईल तथाकथित आपल्याला आपल्या बुद्धिमत्तेचा फार अभिमान असतो पण जरा बाहेर गेल्यानंतर कळत आणि मग कळतं की जातीवरती बुद्धिमत्ता नाही बुद्धिमत्ता ही तिथेच आहे कारण जात कुठून निर्माण केली ती वेदांमध्ये नाही हो वेदांमध्ये जाती भीती काही नाहीये कुठून आल्या पण कधी मुलं गामी विचार करत नाही आणि म्हणून वेद आपल्याला काय सांगतो की तिथे जाती कुठून आली असेल तर ती जात नाही ती जीवाची वृत्ती आहे जे मला मिळालेलं आहे ते इतरांना मिळावं असं ज्याला वाटतं त्याला ब्राह्मी वृत्ती म्हणतात आणि म्हणून ब्राह्मण ही वृत्ती आहे जे मला मिळालेलं आहे ते देणं म्हणून अध्ययन करणं अध्ययन देणं हे कार्य आहे कारण तिथे सत्वगुण आहे देण्याची वृत्ती आहे जिथे देण्याची वृत्ती आहे त्याला ब्राह्मण म्हणतात आता लक्षात की आपल्या देहामध्ये आहे की नाही बुद्धी की ज्या बुद्धीच्या सह्याने आपण अध्ययन करू शकतो अध्यापन करू शकतो आणि जे आपल्याला मिळाले ते देण्याची निर्णय आपलीच बुद्धी करू शकते दुसरं क्षत्रिय याचा अर्थ रक्षण करणं रक्षण कशाने करायचं बाहूनही करायचं आम्ही जातो समाजामध्ये आम्हा मुंबईकरांना तर सगळ्यांना सवय नोकरी करायला कुठे जाय लागतं ला आम्ही ढाणा डोंबिलीला आणि आमची रोजीरोटी कुठे मुंबईला रेल्वेमधून जायलाच पाहिजे हे गर्दीचा प्रवास आहे आणि तिथे आम्ही सावकाश चालू म्हणलं तर चालणार नाही त्याच्यामध्ये एंटर तर ड्रॅगनच करावा लागतं याचा अर्थ जेव्हा रेल्वेमध्ये चढायचा आहे त्यावेळेला आम्हाला काय कोणी असं अलगद उचलून ठेवतच नाही आपल्या हाताचाच वापर करायला लागतो समाजामध्ये कोणी जर मला काही माझ्या अंगावरती आलं तर स्वतःचं संरक्षण करण्यासाठी आपण आपल्या हातांचा उपयोग करतो आणि म्हणून जेव्हा समाजामध्ये मी माझे स्वतःचं रक्षण करतो तेव्हा जीवानी जी वृत्ती धारण केली आहे त्याला क्षत्रिय वृत्ती म्हणतात ज्या वेळेला आपण करायला गेलेलो आहे बाहेर त्या वेळेला समर्थांनी सुंदर म्हणले जो अन्न देतो खायासी शरीर विसावे लागे त्या यासी आता जो खायला देतो त्याला जितका वेळ आपण तो देतो पैसे म्हणून शरीर विकावं लागेल आणि पुढे म्हणतात मा जे अशी जन्मासी घातले त्याशी आणि ज्यानी मला जन्माला घातलं त्याला काय देणार त्याला काही नाही संबंधच नाही कलावती यांचं छान वाक्य आहे जी ने नथ दिया उ गायक बारबार आणि जीस यारने नाक दिसे भुले बारबार -बार। याचा अर्थ जाणीव नाही आपल्याला लक्षात घ्या क्षत्रियत्व त्यांनी म्हणलंय कुठे आहे तर आपण जेव्हा रक्षण करतो तिथे आहे आणि ज्या ठिकाणी आपण उदरभरण करायला जातो त्या ठिकाणी आपली बुद्धी आपल्याला गाळण ठेवावी लागते बॉस इज ऑलवेज राईट त्यांनी इथे पूर्वेला सूर्य उगवतो म्हणला होय म्हणणं नाही म्हणणं चालेल का चालणारच नाही नक्की माहितीये हे चुकीचं आहे तरीही आपल्याला होय म्हणावं लागतं कारण आपलं पोट आणि पोटामुळे जिथे परावलंबत्व स्वीकारलेलं आहे तेव्हा जीवानी जी वृत्ती धारण केलेली आहे त्याला काय म्हणतात आता लक्षात येईल ती वैश्यवृत्ती आहे आणि क्षुद्र वृत्ती याचा अर्थ आपल्या घरामध्ये काही मोठी माणसं आहेत आजी आहेत आजोबा आहेत आई आहे वडील आहे शेजार पाजारचे काही आहेत किंवा घरामध्ये आपण काही कार्य करतो त्यावेळेला आपण सेवाभावाने कार्य करतो आणि जेव्हा सेवा करण्याची वृत्ती जीवानी धारण केलेली आहे तेव्हा त्याला शूद्र वृत्ती असं म्हणतात म्हणून या चारही वृत्ती आता लक्षात एकाच उपाधीमध्ये आहेत जेव्हा जे मी ज्ञान मिळवण्याचं कार्य करतो तेव्हा मा माझी ब्रह्मी वृत्ती आहे जेव्हा समाजामध्ये मी माझं संरक्षण करतो तेव्हा माझीच क्षत्रिय वृत्ती आहे जेव्हा मी उदारभरणासाठी जातो तेव्हा मेंधेपणा येतोच की नाही नोकरी केली की कळलं येतोच हो किती मेंधेपणा येतो हा नुसता मेंधेपणा नाही निर्णय करा जरा थोडे साधक असाल तर लक्षात येतो की रोज आम्ही निर्णय करतो की जिथे नोकरीला जातो तिथे कधी कोणाशी निंदा करणार नाही कुणाशी बोलणार नाही पण रिसेस मध्ये जेव्हा टबल टेबलावरती डबे खायला लागतो तेव्हा किती ठरवलं नाही बोलायचं तरी एका बरोबर दुसरं जातो, जात आणि काहीही केलेला निर्णय कुठच्या कुठे निघून जात आलंच पराधीनत्व वैश्यवृत्ती केलेली सेवा शूद्र याचा अर्थ चारही आतच आहे बाहेर कुठेही नाही आणि अशी ही वृत्ती कुठे आहे तही ही प्रत्येकाच्या ठिकाणीच आहे विषय कुठच्या कुठे गेला <laughs> हरिओम पण येऊ पुन्हा त्याच विषयावरती असा हा हेरगिरी करायला रावणाने काय केलंय तर पुन्हा शस्त्रास्त्र पाठवण्यासाठी या शार्दुल्ला जे आहे ते वानरांच्या छावण्यामध्ये पाठल आणि आता मात्र या वानराने एका क्षणामध्ये त्याला काय केलेलं आहे तर त्याला लक्षात आलं की हा आपल्यापैकी वानर नाही आणि म्हणून वानराने त्याला लाथा आणि बुक्या मारायला फटके द्यायला के मारा सुरुवात केली टोले मारायला सुरुवात केली तायापीठ टोले मार, मारत मारत लाथा मारत मारत त्याला पुढे पुढे न्याय लागलं आणि हे नेमकं त्याच वेळेला समोरून कोण आलेलं आहे तर राम आलेले रामानी ते पाहिलं आणि त्यांना अत्यंत दुःख झालं राम म्हणाले आपणही आपला एक लंकेमध्ये पाठवला होता त्याचाही अपमान झालेला होता तो अपने चालला न होता जर हेर कुछ आल तोर कर्तव्यकर्म करा आराष कस वगा हाथ मधे है हा पुरुषार्थ नवेरा मारने आर्थ पुरुषार्थ दाखवामर्थ्य दाखवा युद्धा दाखवा पेराला मारने मधे पुरुषार्थ नहीं राम सर्व वनार्थना का है जा की हेराला काही करायचं नाही शास्त्र शुद्ध आचरण कसं असावं कुठे कसं वागाव म्हणून कर्तव्यावरती आरडून हेर जर आला असेल तर तो त्याचं कर्तव्य करतोय आणि म्हणून आपण त्याला सन्मानच दिला पाहिजे याची पूर्ण जाणीव कोणाला आहे तर ती रामाला आहे आणि म्हणून रामानी काय केलेलं आहे तर वानरांना समज दिलेली आहे आता हा शार्दूल जो आहे तो परत गेलाय अवस्थेवरनं कळलं काय झालंय कारण राम येईपर्यंत वानरांनी बरीच पिटापीठ पिट केलेली होती सगळे अवयव खिळखिळ खेल झालेले होते याची अवस्था बघितली आणि तो पुन्हा म्हणतोय रामा मला असं वाटतं की जरा तू थोडा विवेक घर पण संत आपलेला रावण कसा आहे तर विवेक ही नाही आणि त्याच्या मुखातून आणखीन एक शब्द वाक्य बाहेर पडलं तो म्हणतोय देव आले दानव आले दैत्य कुणीही आले तरी सुद्धा अगदी साक्षात राम जरी आला तरी मी सीतेला सोडणार नाही इतका अहंकार आणि युक्त असा असणारा तो आहे आणि म्हणून रावण म्हणजे काय सांगितले आपल्याला रावण लोक हा रा रावण हा लोकांना जो रडवणार आहे त्यालाच रावण म्हणतात रावण शब्दाची उत्पत्तीच सांगितले हा अखंड लोकांना रडवणारा आहे ह्याच्यापासून कोणाला सुख नाही मिळालेल हा रडवणारा त्रास देणारा असा तो रावण अत्यंत त्रास देणारा आता ह्यांनी सीतेला त्रास द्यायचा विचार केला कारण युद्ध व्हायचं ते होणारच आहे पण काही करून समजा ही जर आपल्याकडे आली आणि हिने जर आपल्याला स्वीकारलं तर आणखीन एखादा प्रयत्न करावा आणि म्हणून यानी काय केलं तर मायावी काय केलंय तर रामाचं जे शीर आहे ते एक रामाचं तयार केलं आणि ते माया वि शिर घेऊन कुठे गेलेला आहे तर ज्या अशोक वना व ठिकेमध्ये किंवा अशोक वनामध्ये सीतेला ठेवलेला आहे तिथे तो जे माया शिर आहे ते घेऊन गेलेला आणि ते दाखवलं आणि तो म्हणते बघ ज्या पतीवरती तुझा इतका विश्वास होता त्याच्या पराक्रमावरती विश्वास होता तू अगदी म्हणत होतीस की माझा पती येईल कशावरती बसून येईल तर ऐरावतावरती बसून येईल पण तो का इकडे आला नाही मी तुझ्यासाठी काय आणले बघ तर त्याचं शिरच मी घेऊन आलेलो आहे आणि म्हणून रावणाने ते शीर आणलेलं कोणाला दाखवलेलं आहे तर ते सीतेला दाखवलं क्षणकाल तिने पाहिलं आणि दुःख झालं तिला पण तिची बुद्धी अखंड रामनामामध्ये आहे सूक्ष्म आहे आणि म्हणून ती निरीक्षण करते त्या शिराचं निरीक्षण केल्यानंतर लक्षात आलं की ते शिरच फक्त कसं आहे दिसणार आहे पण तिथे कुठेही रक्ताचा थेंबेंब तिला दिसला नाही आणि एका क्षणात तिला कळलं की हे कसलं आहे तर मायावी आहे त्याची कृत्रिमता तिला समजलेली आहे आणि म्हणून ती म्हणते तू कितीही मला फसवण्याचा प्रयत्न केलास तरी माझ्या बुद्धीचा निर्णय पक्का आहे माझा ठाम विश्वास आहे की माझा पती येणार आहे आणि मला घेऊन जाणार आहे आणि कळलं पाय दांडाण दान आपण गेला कारण जितके प्रयत्न करत होता ते सगळे कसे होते तर ते कसे होते. यशस्वी मग लंकेमध्ये उत्पात सुरू झाले सगळे जे आहेत सगळ्या अशुभ घटना त्या ठिकाणी घडायला लागल्या आणि मग राम तेजा समाविश्य वान राहा बलिन वाल्मिकी म्हणता कि सगळं रावणाचे जे काही सैन्य होतं त्या ठिकाणी सगळ्या अशुभ घटना पण वानरांच्या ठिकाणी मात्र बरोबर काय झालं तर, तर रामतेज हा समाविष्ट रामाचं जे तेज आहे ते वानरांच्या मध्ये काय झालं समाविष्ट झालं आणि त्यामुळे वानर, त्या वानर हा अभवन वालिन सगळे वानर कसे झाले अत्यंत बलवान झाले मुळामध्ये बलवान आहेतच पण जे असणारे बलवान आहेत ते अधिक बलवान झाले आणि त्यामुळे त्यांनी म्हटलंय की त्या रामामुळे सगळ्या वानरांना प्रचंड असं जे बल तयार झालं बल मिळालं सुरुवातीला राम आलेलेच नाहीयेत सुवेळ नावाचं एक पर्वत त्या ठिकाणी आहे या सुवेळ पर्वतावरती राम बसलेले आहेत लक्ष्मण बसलेले आहेत आणि वानर काय पराक्रम करतायत ते बघितलं वानर आणि राक्षस जे आहेत यांचं पहिल्यांदा वानरांनी संपूर्ण लंकेला जो तो वेढा घातलेला आहे आणि संपूर्ण लंकेला वेढा घातल्यानंतर आधी राक्षस युद्धाला बाहेर आलेच नाहीत कारण मनामध्ये कुठेतरी घाबरलेले पण चारी बाजूनी ज्या वेढा पडला तेव्हा लक्षात आलं की आता बाहेर आय गत्यंतरच नाही सगळीकडून ज्या वेळेला कोंडी केली जाते रस्त्यामध्ये आपण बघतो ना, नाकाबंदी केली जाते गाडीमध्ये बघितलं तर हे सगळं ट्रॅफिक जॅम होतो साध चार नुसते ते लावले लवखंडाचे तर इतकी नाकाबंदीने होते आपल्या लक्षात येतं तसं या वानरांनी काय केलं असा वेढा दिला की राक्षसांना आता बाहेर आल्याशिवाय पर्याय राहिला नाही आणि म्हणून राक्षस जे आहेत आता तो वेढा करून कुठे आले तर त्यांना बाहेर यावं लागलं ला। आणि बाहेर आल्यानंतर मात्र राक्षस आणि वानर यांच्यामध्ये अत्यंत तुंबळ युद्ध झालं असंख्य राक्षस त्या ठिकाणी मारले जाईल हजारोनी राक्षस जे आहेत ते गेले वानर संख्या अनेक कमी झाली कारण राक्षसांचं बळही तू दंड होतं वानर मारले गेलेत नाही तसं नाही एकही गेला नाही असं काही झालं नाही कोणताही चमत्कार झालेला नाही आणि म्हणून रामालाही युद्ध नको होतं कशाला पाठवलं होतं दूत म्हणून अंगदाला हनुमंताला की काही झालं तरी युद्ध थांबा म्हटले ना युद्धाच्या कथा रम्या युद्धाच्या कथा रम्य। पण युद्धामध्ये जाणारी जी माणसं आहेत ती कशी आहेत तर ती कुटुंब प्रमुख आहेत आणि त्यामुळे ते सगळं कुटुंब कसं होतं ते बेघर होत याची जाणीव रा, रामाला आहे अनेक राक्षस जे आहेत त्या राक्षसांमध्ये काय झालं तर राक्षसांना माघार घ्यावी लागली उदंड असं जे काही तर ते त्या ठिकाणी युद्ध चाललेलं आहे आणि असंही युद्ध चाललेलं असताना एक दिवस सुग्रीवाच्या काय डोक्यात आलं कळलं नाही हा सुसाट जो आहे तो आपल्या छावणीच्या बाहेर पडला आणि संतापून तो कुठे गेलाय तर रावणावरतीच एकदम झेपावला जाताना एकटाच गेला कोणालाही सांगितलं नाही आता जो राजा आहे तो राजा असा एकटा कुठे जातो का युद्ध करायला ह्याने आपला लवाज घेतलेला नाहीये ह्याच्याबरोबर कोणतेही सैनिक नाही ह्याच्याबरोबर वानर नाही काही नाही हा एकटा झेपावलाय आणि कुठे गेलाय तर तो रावणाशी युद्धच करायला गेला हे निर्विवाद सत्य होत की सुग्रीवापेक्षा रावणाचं बल जे आहे ते त्या अत्यंत अधिक होत ध्वंद्वयुद्ध झालं आणि त्या द्वंद्वयुद्धामध्ये सुग्रीव जो आहे तो अत्यंत घायाळ झाला आणि ज्या वेळा झाला त्यावेळेला त्याच लक्षात आलं की आता शारीरिक बल शिल्लक नाही तेव्हा त्यांनी त्याच्या हातात असणारं शस्त्र एकच म्हणजे पलायन कारण पळण्यामध्ये त्याचा वेग धरणारा कोणी नाही म्हणून हा ना माघारी फिरला आणि तो जो पळत सुटला तो आपल्या छावणीमध्ये आला रामाच्या लक्षात आलं रामानी त्याला अत्यंत कडक शब्दात सांगितलंय त्याची चूक दाखवून दिलेली आहे आणि तो म्हणतो तू जर राजा तर असं एकट्याने युद्ध करणं हे योग्य आहे का प्रत्येकाने आपला मान आपला आग आप, आपला आपण राखून घेतला पाहिजे राम तू जर साक्षात राजा तर असं एकटं जाणं हा किती वेळेपणा आहे आणि समजा रावणाने तुला मारलंच असत तर तुझ्या सैन्याची किती वाताहात झाली असती कारण ज्या वेळेला राजाच युद्धामध्ये मारला जातो तेव्हा सगळ्या सैन्याचं बल जे आहे ते नाही सहून जातो, ते तुला चाललं असतं का तुझं जर काही कमी जास्त झालं असत काही बरं वाईट झालं असत तर जे कार्य आपण करायला आलोय त्या कार्याची सिद्धी झाली असती का आता इतका तर्कशुद्ध विचार एकीकडे सुग्रीवाला खडसावलेला आहे आणि एकीकडे काय केलेलं आहे तर ते त्याला समजावूनही सांगितलेलं आहे दोन्ही रामांनी केले, आणि म्हणून युद्ध नीती काय आहे की राजानी शेवटपर्यंत रणांगणामध्ये यायचं नाही प्रोटोकॉल म्हणतो ना आपण काय तो तसाच पाळला पाहिजे की नाही आता युद्धाचाही त पाळला पाहिजे आणि म्हणून रामाने सांगितलं की आता आज असा विचार केला पण यानंतर मात्र काय करशील तर काहीही करून असा कधीही वेडेपणा करू नकोस आणि काही झालं तरी राजा काय जाणार नाही तर एकटा कुठेही तो काय जाणार नाही तर तो युद्धा युद्ध असा युद्धाला जाणार नाही एवढी तू काळजी घे सुग्रीवाला पटलेलं आहे आणि मग युद्ध जे आहे ते रोजचं चालू असायचं सूर्यास्ताला सुरू होना, आणि सूर्योदयालयात संपणं अशा प्रकारचं ते युद्ध चालू आहे पुन्हा रावणाला रामाला असं वाटलं आणखीन एक शेवटचा प्रयत्न करावा आणि म्हणून पुन्हा आणखीन दूत पाठवा येतोय का बघूया रावण आता पुन्हा काय आपल्याला शरण किंवा युद्ध थांबवतोय का आणि म्हणून त्या ठिकाणी केलेलं पण तोही प्रयत्न जो आहे तो पसलेला आहे आणि त्या ठिकाणी रावणाने पुन्हा नाही सांगितलं आणि रावण म्हणतोय अजिबात नाही काही झालं तरी मी काय करणार मी युद्धच करणार आहे आणि एवढं ठरल्यानंतर मात्र आता अत्यंत पराक्रमी असा असणारा अंगद कुठे गेलाय जो दूत म्हणून रावणाच्या दरबारामध्ये गेला होता तर आता जरा आपलं सामर्थ्य रावणाला दाखवावं म्हणून हा रावणाच्या दरबारामध्ये गेलाय आणि त्याचा उचलून मुघुटच आणला राजाचं जे सगळं ऐश्वर आहे ते म्हणजे त्याच्या मस्तकावरचा मुकुट अंगदानी तो मुकुटच आणला आणि हे कोणाला कळलं तर इंद्रजिताला कळलं उदंड फार मोठं तुंबळ असं दोघांमध्ये युद्ध झालं पण अंगदानी अत्यंत पराक्रम गाजवला आणि पराक्रम गाजून त्यांनी काय केले तर इंद्रजिताला के पराजित केले आता लक्षात आलं इंद्रजिताला की आपण पुष्कळ काही स्वतःला पराक्रमी पराक्रमी समजतोय पण आपलं बल मात्र इतकं नाही की जो साधा दूत आहे त्यामुळे राम आणि लक्ष्मणाशी आपण करू किंवा नाही थोडी शंका निर्माण आली मनामध्ये आणि मग लक्षात आलं की कुठेतरी आपली उपासना कमी पडते आपण काही उपासना करावी आणि म्हणून ह्यांनी काय करायला सुरुवात केली यांनी ठरवलं की आता शक्ती जर मिळवायची असेल तर काय करावं तर यज्ञ करावा आणि यज्ञ साधनेने काय करावं तर शक्ती प्राप्त करून घ्यावी आणि शस्त्र काय करावीत अभिमंत्रित करावीत म्हणजे शस्त्र आणि अस्त्र दोन्हीचा काय करता येईल वापर करता येईल नुसती शस्त्रांनी युद्ध करणं शक्य नाही आता अस्त्र ही पाहिजेच आहे आणि यासाठी यज्ञ साधना करावी असं ठरलं आणि म्हणून हा कुठे गेलाय काही काळ एकांतामध्ये गेलाय जागा घेतलीय आणि त्या ठिकाणी शिवाची आराधना करायला सुरुवात केली असीम अशी शक्ती प्राप्त व्हावी म्हणून त्यांनी शिवाराधना सुरू केली शक्तीच कोणती असीम कधी संपूच नाहीये ज्याला सीमाच नाही तो ना तर ज्याचा विलक्षण सामर्थ्य अशी शक्तीच मला शिवानी द्यावी म्हणून याने यज्ञ सुरू केला आणि तो यज्ञ सुरू केल्याबरोबर लक्षात आल रामाला कळलं की काय केलेलं आहे तर इंद्रजीतानी असा जो आहे तर तो यज्ञ सुरू केलेला आहे कारण रामाचे हेर मात्र फिरतायत संपूर्ण लंकेमध्ये कळलं काय आहे कुठे करतोय एवढं मात्र कळलेलं नव्हतं रामाने विभीषणाला विचारलं आणि विभीषणाला नक्की माहिती रा। हा कुठे करत असणार आहे रामाचा हेरच आव पक्का आहे त्यामुळे अगदी वित्तं बात माहिती देणारा म्हणून राम म्हणतोय की समजा जर हा यज्ञ पूर्ण झाला तर जर असीम सामर्थ्या की प्राप्ति मात्र जिंक कसा है ता उगड़े। यदने पूर्ण तो अवघ है यज्ञ पूर्ण होज्ञ जो पूर्ण नहीं तो शक्ति प्राप्त हो मग तो युद्ध मध्य आला तो हरव शक्य है आता लक्षाइल कि युद्ध नीति मधे सत्य तत्वा आधार घेना कधीतरी कृति कैसी लगते अस जी कृष्ण ने वरवर कृती कृति जारी अस्य तरी सत्य वरवर अस्य कृति शास्त्राला मान्य है सत्य शब्दा व्याख्या करता मै ज्यादा जीवाच अत्यंतिक हित है सत्य सत्य बाजू है सत्य असत्य सत्या तिथे है पिथे अत्यंतिक जीवाच हित है आता विभीषण बरबर संगठे है आणि त्यामुळे काय झालं तर ज्या ठिकाणी इंद्रजीत जो आहे तो यज्ञाची संपूर्ण उपासना करत होता ज्या ठिकाणी यज्ञ चाललेला होता तो पूर्ण व्हायच्या आधीच विभीषण आणि सगळे कुठे पोचलेले आहेत तर ते, ले ले। ते बर। तो तो तो त्या ठिकाणी पोचलेले ते पोचल्या अत्यंत त्या इंद्रजीत जो आहे तो संतापलेला आहे विभीषणाची अत्यंत निर्भिद त्यांनी केली तो म्हणतो अरे तू कोणत्या कुळातला आहेस तू ज्या कुळामध्ये आहेस त्या कुळाचा नाश करायला निघालेला आहेस तुला त्याची काहीच लाज वाटत नाही का वयाने अत्यंत लहान आहे पण विभीषणाचा अपमान करण्याची एकही एक संधी त्यांनी ना सोडलेली नाही अत्यंत पराक्रमी असल्यामुळे तो अत्यंत कसा आहे तो अहंकारी सुद्धा आहे तो, तो यज्ञ अपूर्णच राहिला कळलं की आता ह्याला सामर्थ्य मिळणार नाही आणि मग पुनश्च जे यज्ञ युद्धाला सुरुवात झाली त्यावेळेला इंद्रजीतानी अत्यंत प्रवढीनी काय केलं तर हा कुठे आलाय तर हा रणांगणावरती आलाय आणि रणांगणावरती आल्याबरोबर यांनी पहिल्यांदी काय केलं तर सर्पास्त्र सोडलं आणि ते सर्पास्त्र कुणावरती सोडलं तर राम आणि लक्ष्मणावरती सोडलं आणि या दोघांना सर्पास्त्रांनी बंद करून टाकलं बंदिस्त केलं आता सर्पास्र राम अजून रणांगणामध्ये आलेलेच नाहीत त्यामुळे शस्त्र चालवण्याचा प्रश्नच येत नाही रणांगणावरती अजून वानरांचं युद्ध चालू आहे वानर आणि राक्षसांचा युद्ध असताना ह्यांनी कळत न कळत कोणतं पाठवलंय शस्त्र तर ते सर्पास्त्र पाठवलं आणि त्यामुळे नागपाशामध्ये राम आणि लक्ष्मण दोघं जे आहेत ते कसे झाले तर बंदिस्त झाले आता रामपाश नागपाशामध्ये दोघही बंदिस्त झाल्यानंतर सोडवण्याचं काम करायचं होतं आणि ते कुणी केलेलं आहे तर त्या अंगदानी केलेले अंगदादानी त्यावर गुडास्त्र सोडलेलं आहे आणि गरुडास्त्र सोडून राम आणि लक्ष्मण दोघांनाही काय केले मुक्त केले अंगदानी अतुलनीय असा पराक्रम केला इतका इंद्रजीत होता त्या इंद्रजिताला अनेक हजारो राक्षसांचं निर्धारन केलंच केलं अकंप नावाचा अत्यंत बलाढ्य असा राक्षस होता या अकंपनाला त्यांनी यमसदनाला पाठवलं आणि मग त्यांनी आपला मोर्चा कुठे नेला तर त्या इंद्रजिताकडे नेला इंद्रजिताशी त्याचा अत्यंत तुंबळ युद्ध झालंय आणि त्या तुंबळ युद्धामध्ये त्यांनी युद्धा इंद्रजिताला काय केलं पराजित केलं आणि पराजित करून अपमानित करून त्याला परत पाठवलेलं आता परत पाठवल्यानंतर हा गेला इलाजच नव्हता परत पाठवल्यानं आपल्याला काही रामायणामध्ये कथा येते की इंद्रजिताने काय केलं तर लक्ष्मणाला बांड मारला आणि द्रोणागिरी आणावी लागली पल्मी की रामायणामध्ये ना येत नाही असं इंद्रजित जो आहे तो पराजित झाला आणि पराजित झाल्यामुळे त्याला त्याच्या महालामध्ये परतावं लागलं आणि काही काळ तो तिथे राहिला त्यामुळे लगेच तो युद्धावरती आलेला नाही आणि मग कुणा युद्ध कुणाकुणाचं झालंय तर रावण आणि सुग्रीव यांचे युद्ध झाले सुग्रीवानी सुद्धा रावणाला अपमानित केलेलं हनुमंताशी युद्ध ज्या वेळेला झालं तेव्हा तेही काय झालं तर त्याही वेळेला रावण अपमानित झालेलं आहे राम आणि रावण यांच्या युद्धाच्या वेळेला रामाला कोणताही रथ नव्हता खरं तर अगस्ती महामंत्र दिलेला होता आणि त्या महामंत्राच्या सह्यानी साक्षात इंद्राचा रथ येणार असं ठरलेलंही होत पण रामाने कोणता रथ मागितलाच नाही हनुमंताचा खांदा हाच रामाचा काय होता तर रथ होता रामानी संपूर्ण युद्ध जे आहे ते कसं केलेलं आहे तर हनुमंताच्या खांद्यावरून केलेलं आहे ज्या वेळेला इंद्रजित आहे तो, तो, तो पराजित झाला त्याच वेळेला काय झालं तर आता लक्षात आलं की आपल्याला जायला पाहिजे आणि म्हणून राम रावण कुठे आलेला आहे तर रणांगणावरती आलेलं आहे रणांगणावरती आल्यानंतर रावण अत्यंत कसा आहे तर पराक्रमी आहे आणि या रावणाने जो बाण मारलेला आहे तो लक्ष्मणाला बाण मारला आणि तो त्याच्या छातीला लागला खरं जरा शेष आनंद याच सामर्थ्य विलक्षण आहे आता याने क्षणकाला असं नाटक केलं की मी भूमीवरती पडलोय म्हणून आणि तो जो आडवा पडला तेव्हा रावणाला वाटलं हा खाली पडला म्हणून जरा बघूया म्हणून रावण ह्याच्या आलेला आहे कारण बदला घ्यायचा होता काय झालं होतं तर आपल्या मुलाला अपमानित करून सोडलेलं होतं सुडाने पेटलेला रावणाने काय केले, तर लक्ष्मणाला मारण्याचा प्रयत्न केला तो बाण छातीला लागला ला ला आणि लक्ष्मण धारावरती पडले पडल्यानंतर योगी येतो हे यांनी स्वतःचं जे वजन आहे ते इतकं वाढवलं इतकं वाढवलं इतकं वाढवलं आणि आता रावण हलवण्याचा प्रयत्न करतात तर ते हलेच ना आणि त्यामुळे कितीही उचलण्याचा प्रयत्न केला शरीर काही हल्लं नाही संतापून तो निघून गेला आणि मग यांनी आपले शरीर हलकं केलं पण लक्ष्मणाचं दुर्दैव अस हो, की शरीर जरी हलकं झालं तरी रावणाने आणखीन एक बाण मारला आणि तो जो बाण मारला आणि त्या बाणाने मात्र काय झालं तर लक्ष्मणांना आता मूर्छ आलेली लक्ष्मणांना मूर्छ आलेली कळल्यानंतर रामांना विलक्षण दुःख झालं इतकं दुःख झालं कारण दोन भाऊ अखंड लक्ष्मण रामाला सोडून कधी राहिलेलेच नाहीत राम विलाप करतात ते असं म्हणतात की बाबा कसं काय आता तुझ्याशिवाय मी कसं काय युद्ध करणार काही कल तरी तू उठून बस पण मूर्छा आलेले लक्ष्मण काही डोळे उघडत नाहीत राम विलाप करत आणि मग त्याच वेळेला हनुमंत म्हणतोय रामा स्वामी असा विलाप करण्यामध्ये काही उपयोग नाही आपण काय करू तर आपण काही औषधं आणू आणि म्हणून कोणाला बोलवलं गेलं तर सुषेण याला बोलवलं गेलं हा सुषेण कोण आहे हा वैद्य आहे आधुनिक भाषेमध्ये डॉक्टर आहे आता हा आहे कुठे तर लंकेमध्ये आहे याचा अर्थ हा शत्रूच्या राज्यामध्ये आहे आता तिथून त्याला आणायचं आणि परत तिथे नेऊन पोचवणं एक मोठं कामच होतं आता हेही काम हनुमंताशिवाय दुसरं कोणी करणं शक्य नाही पण त्या सुशेणाच्या राजवाड्यात तो जिथे राहतो त्या घरामध्ये जाण्यासाठी सूक्ष्मरूप धारण करणं आहे तिथून त्याला आणणं ज्या मार्गाने आणणं तो मार्ग आण न दाखवणं कारण गुप्त मार्गानेच आणलं पाहिजे कारण शत्रूच्या पक्षातला आहे जर मार्ग कळला आणि याने आण आण जाऊन सांगितलं तर सरळ सैन्य त्याच दिशेने येण्याची शक्यता होती आणि म्हणून हनुमंताला हे कार्य सपवण्यात आलं हनुमंतानी कोणाला आणलेलं आहे तर सुशेणाला बरोबर उचलून आणलेलं आहे आणि बघितलं हनुमंताला तपासलं आणि सांगितलं काय हवंय तर संजीविनी वनस्पती त्याला लागणार आहे की जी त्याला जीवन देऊ शकेल आता संजीविनी जीवन देऊ शकेल म्हटल्यानंतर आता ती कुठे आहे तर ती द्रोणागिरी पर्वतावरती आहे आता हाही पर्वत जवळ नव्हता हा पर्वत अत्यंत दूर होता मग हेही काम कुणाला देण्यात आलं तर ते पुनश्च हनुमंताला द्यायला हनुमंतानी आता लंकेतून उड्डाण घेतलं ते कुठे तर द्रोणागिरीच्या दिशेने पण कार्य इतकं सोपं नव्हतंच कारण लक्षात आलं रावणाच्या की आता हा कुठे चाललेला आहे हा द्रोणागिरीला चाललेला आहे लक्ष्मणाला जर उठू द्यायचं नसेल तर हनुमंताला कुठून रोखलं पाहिजे तर द्रोणागिरी पासून रोखल पाहिजे म्हणून रावणाने काय केलं तर आज्ञा केली कोणाला आज्ञा केली तर काल नावाचा एक राक्षस आहे त्याला सांगितलं तुझं रूप बदल कोणतं रूप घे आता ब्राह्मणवर रूप धारण कर आणि कोणाला आडव तर ह्या हनुमंताला अडवण्याचं कार्य दिल आणि हा काल जो आहे तो आडवा आलेला आहे आडवा आल्याबरोबर ब्राह्मण वेश्यामध्ये दिसला हनुमंत चाललेत द्रौणागिरीच्या दिशेने मध्येच तहान लागली आणि तहान लागली म्हणून हे थांबलेत त्यावेळेला हा काल जोय तो म्हणते चल माझ्या मी तुला पाणी देतो अरे द्याँ द्याँ मी ब्राह्मण आहे मी अत्यंत ज्ञानी आहे तुला बघितल्यानंतर मला असं वाटते की मी तुला दीक्षा द्यावी आणि म्हणून मी काय करतो तुला सगळं ज्ञान देतो तू माझ्याबरोबर ये हनुमंत म्हणते ठीक आहे दीक्षा देतोयच म्हणतोय ज्ञान देतोयच म्हणतेस तर मी येतो तुमच्याकडे पण मला तहान लागले मी आधी जाऊन पाणी पिऊन येतो आणि असं म्हणालेत आणि म्हणून त्या ठिकाणी जवळ एक सरोवर होतं त्या सरोवरामध्ये पाणी पिण्यासाठी गेले सरोवरातलं पाणी त्यांनी जे आहे ते प्राशन केलं आणि आता प्राशन करून अजून थोडं पाणी प्राशन करणार म्हणून एक खाली वाकले त्याच वेळेला पुनश्च काय झालेलं आहे तर हनुमंताचा पाय एका मगरीनी धरला आणि तो मगरीनी पाय धरल्यानंतर तो पाय काही केल्या सुटेना। ना आपण गजेंद्र मोक्षाची कथा ऐके अगदी तशीच कथा आता इथे येते ती म्हणजे रामायणामध्ये आता त्या मगरीने पायच सोडला नाही ती पाय सोडत नाही शेवटी हनुमंतांनी काय केलेलं आहे अत्यंत पराक्रमाने काय केलेलं आहे तर त्या मगरीचा पाय सोडवण्याचा प्रयत्न केला ती मगर पाय सोडवत नाही शेवटी हनुमंतांनी प्रहार केला आणि प्रहार केल्याबरोबर त्या मगरीने तिचं मगरपण जे आहे ते निघून गेलं आणि त्या ठिकाणी दिव्य अशी आपशारा आली ती म्हणते मला ऋषीनी शाप दिला होता तो शाप कोणता होता तर मूढ आशा या जड योनी मध्ये जाऊन पडशील पण ज्या वेला हनुमंताचे चरण लागतील त्या वेला तू मुक्त होशील ही दिव्य आपसारा जी आहे तर ती दिव्य आपसारा या ठिकाणी मुक्त झाली आणि ती म्हणते मी इकडे कशासाठी आले मला नक्की माहिती आहे की तू कोणत्या दिशेने चाललेला आहे द्रोणाचाराच्या गिरीच्या दिशेने चाललेला आहे आणि जाताना अडचण आहे आणि ती अडचण कोणाची आहे तर काल नेहमी नावाचा ब्राह्मण तुला वाटतोय पण हनुमंता हा ब्राह्मण नाही बरं हा कोण आहे तर हा राक्षस आहे ह्यानी वेशपालटलेला आहे आणि तुला मारण्यासाठी अडवण्यासाठी तो आलेला आहे तेव्हा ह्याचा समाचार घे आणि तू कोणत्या दिशेने जा तर द्रोणागिरीच्या दिशेने जा काय अडचण येणार आहे रामानी सोयच करून ठेवली हो आणि त्यामुळे काम आणखीन सोपं झालं होतं हनुमंत म्हणतायत माते म्हणून वंदन केलंय तिला आणि आता जातो मी त्या काल नेहमीकडे जातो कालने जिथे होते तिकडे आलेले आहेत ब्राह्मण वेशामध्ये हा काल नेहमी बसलेला आहे हनुमंत म्हणतोय तुम्ही मला ज्ञान देणार सांगितलं होतं की माझ्या मला दीक्षा देणार आहात मला ज्ञान देणार अहो पण ज्ञान आणि दीक्षा घ्यायची असेल तर आधी गुरुदक्षिणा नको का द्यायला आणि मी म्हणून असं करतो मी आधी तुम्हाला गुरुदक्षिणा देतो आणि नंतर तुम्ही मला ज्ञान द्या तो अत्यंत बोलण्यामध्ये गोड आहे गोड बोलणं मधुर बोलणं आणि ह्याचं ते मधुर बोलणं ऐकून काल नेहमी शब्दामध्येच अडकले कारण इतका गोड बोलत होता मधुर बोलणं हा त्याचा सहज स्वभाव आहे आणि तो म्हणतोय की मी तुम्हाला आता काय करतोय तर मी तुम्हाला आता गुरुदक्षिणा देतोय आणि गुरुदक्षिणा द्यायला सुरुवात करून त्यांनी काय केलं तर गुरुदक्षिणा द्यायला म्हणून वाकला आणि पहिल्यांदी मुष्टी प्रहारने लता प्रहारच सुरुवात केली आता पुनश तेवढं ऐकल्यानंतर काल नेहमी आपलं मूळचं रूप धारण केलं आता राक्षस रूपामध्ये तिथे प्रगटलेलंय ब्राह्मण रूप बहिरंगातलं सोडलं मूळची वृत्ती सगळी उफाळून आली आणि दोघांमध्ये तुंबळ युद्ध झालं बराच काळ ते युद्ध झालं आणि त्यामुळे बरीच शक्ती जी हनुमंताची ती त्या ठिकाणी गेलेली आहे वाया वेळ गेलेला आहे आणि त्याला नक्की माहितीये आपलं जे कार्य करायचंय ते लवकर करायचंय पण त्याच्यामध्ये बराच काळ गेला अर्थात तो काळ गेला तरी काल नेहमीचा पूर्ण पाडावं करून त्याला मुक्ती देऊनच हनुमंत कुठे गेले तर ते द्रोणागिरीच्या दिशेने गेलेले आणि द्रोणागिरीच्या दिशेने गेल्यानंतर संपूर्ण कळलं नाही कोणती संजीविनी म्हणून अख्खा उचलूनच आणला द्रोणागिरीच्या द्रोणागिरी आणि तो द्रोणागिरी आल्यानंतर सुशेणाने काय केलंय त्यातली संजीवीनी वनस्पती जी आहे ती काढून घेतली त्याचा जो काही काढा करायचा रस काढायचा त्याचा औषधोपचार जो आहे तो लक्ष्मणावरती केलेला आहे आणि त्यानंतर लक्ष्मण जे आहेत त्यांची जी मूर्छेमध्ये होते ते आता कसे आलेत तर भानावरती आले त्यांना भाना औषधं पाणी करून सगळ्या प्रकारचं बरं केलेलं हळूहळू निरोगी करण्याचा प्रयत्न केलाय आणि मग या ठिकाणी पुन्हा सुशेणाने सांगितलं की ज्या ठिकाणी तू नेलेला आहेस तो काय कर तर तो दृढागिरी पुन्हा तिथे नेऊन ठेव आणि त्यावेळेला जाताना आता हनुमंत जाताना अगदी वेगानं गेले आताही जाताना वेगाने गेले, जाता गेले पण त्यांचं ते सामर्थ्य पुढे आता त्यांना ते युद्ध करायचे आणि ह्या सगळ्यामध्ये संजीविनी वनस्पती उपटल्या गेलेल्या होत्या आणि त्या उपटल्या गेलेले असलेल्या वनस्पती म्हणून लंकेतून जेमा ते उडत चालले त्यावेळेला त्या संजीविनीचे काही अंश कुठे पडले पर्वताचे अंश कुठे पडले तर ते लंकेमध्ये पडले आणि मग मूळचा द्रोणागिरी जो तो त्यांनी जिथे होता तिथे नेऊन ठेवला आणि म्हणून आजही लंकावासियांचा असा शंका समज आहे की उदंड तिथे औषधं जी आहेत वनस्पती जे आहेत म्हणून आयुर्वेदाचे जर मूळ आहे ते कुठे आहे तर आजही आपल्याला त्या लकेमध्ये पाहायला मिळतं कारण संजीविनी जी आहे जा ती तिथे पडलेली आहे आणि त्या संजीविनीचा परिणाम म्हणून आजही उत्तमोत उत्तम जी आयुर्वेदाची औषधं आहेत ज्याला आपण झाडपाला नेचरोथेरपी म्हणतो ती तिकडे आजही आहे मुळामध्येच वैभव ज्या भूमीच आहे त्या भूमीला आणखीन एक वैभव या हनुमंताच्यामुळे प्राप्त झालं ते म्हणजे आणखीन त्या निसर्गामध्ये भरच पडली एवढं झाल्यानंतर कमी नाही झालो हनुमंत ज्या वेळेला द्रोणागिरी घेऊन चाललेत त्यावेळेला पुन्हा तो तिथे नेताना एकटाच आहे म्हणून रावणाने काय केलंय आणखीन दोन प्रचंड बला राक्षस आहेत ते युद्धाला पाठवलेले ते दोघं कोण होते तर ते कुंभ आणि निकुंभ होते या कुंभ आणि निकुंभांचा सुद्धा काय केलेला आहे तर हनुमंतांनी पाडाव केलेला आहे आता मात्र साक्षात कोण आलेला आहे तर राम आलेले आहेत युद्धासाठी आणि राम ज्या वेळेला युद्धासाठी आलेले आहेत तेव्हा पहिल्यांदा ते, ते कोणासाठी आलेले असतील तर त्यांनी काय केलंय तर इंद्रजितासाठी आलेले इंद्रजिताला जे आहे तर त्याला मुक्त करण्यासाठी आले रामाच्या पुढे त्याचं लागणं शक्यच नव्हतं रामाला फक्त एकच अमोघ बाण आहे बाकी काही गरजच पडली नाही एक बाण जो आहे तो बाण त्यांनी आणलेला आहे आणि त्या बाणामुळे काय झालेलं इंद्रजित जो आहे तर तो कुठं झालाय तो मुक्त झालेलाय तो मुक्त झाल्यानंतर याची पत्नी सुलोचना नावाची अत्यंतिक तिला दुःख झालं तिनं आपलं शिर पतीच जे शिर आहे ते घेतलेलं आहे आणि आता ती रामाला शरण आलेली रामाला शरण आल्यानंतर रामानी तिच्या दुःखाचं जे आहे सगळं निवारण केलंय रामानी तिला बोध केलाय जातस्यवी ध्रुवम मृत्यू जे जे जन्माला आलेलं आहे ते कधीतरी नाहीसं होणारच आहे फैला तो धर्माग प्रयत्न करावा पुजा पति ने तो केला नहीं अत्यंत अहंकारा तो वगला अनेक जन संगे पाजेते अत्यंत स्वैराचारी वगला स्वैराचारी वगला पी आरचार पति ऐसी का होता तरह तथा प्रमाद घड़ाला होता कारण साक्षात रामाशी युद्ध कर आणि असं युद्ध जावेला करायचं ठरलं त्यावेळेला लक्षात आलं की हे अत्यंत चुकीचं आहे आणि म्हणून तिने निर्णय केला की कि मी सती जाणार आहे तिने आपल्या पतीचं जे शिर आहे ते आपल्या मांडीत घेतलेलं आहे रामाला वंदन केलेलं आहे तो बोध सगळं अंतरी साठवलेला आहे आणि मग लक्षात आलं की आता पती नाही म्हटल्यानंतर या देहाचं काय करायचंय आणि म्हणून तो देह जो आहे तो देह तिने आता ठरवलं की काय करायचं तर आता तो विसर्जित करून टाकायचं ती सती गेलेली आहे एक एक, एक, एक रावणाचे जे आहेत सगळे जे जवळचे आहेत ते आता हळूहळू संख्या कमी व्हायला लागली आता रावणाच्या मनामध्ये आलं कोणाला उठवावं कुंभकर्णाला उठवावं हा सहा महिने झोपणार अखंड निद्रेच्या अधीन कारण तमोगुणच आहे तमोगुणी असा असणारा निद्रिस्त असणारा आलसा प्रमाद हा तमोगुणाचा जो आहे तिथे बुद्धीचा कोणताही विकासच नाही निर्णयच घेता येत नाही केवळ शारीरिक शक्ती असून चालत नाही शारीरिक शक्ती जर बुद्धीच्या आधीन असेल तर त्या शक्तीचा जास्त उपयोग होतो पण असं कुंभकर्णापशे नाही आणि हे नसलं तरी सुद्धा ज्या जा कुंभकर्णाला जागरण करण्यात आलं त्यावेळेला कुंभकर्णाने बघितलं काय अवस्था आहे रावणाची अवस्था एका क्षणामध्ये ओळखली आणि कुंभकर्णाचा आणि रावणाचा अतिशय सुंदर संवाद आहे कुंभकर्ण रावणाला म्हणतोय अरे सगळ्यांनी तुला सांगितलं की या सीतेला तू बंदिवासामध्ये ठेवू नकोस या रावणात तू हे युद्ध करू नकोस पण तू कुणालाही ऐकलं नाहीस तुला हे कळलंच नाही की ज्याच्याशी युद्ध करतोय तो केवळ देव नाही तर तो साक्षात परमात्मा आहे ज्या परमात्मेशी तू युद्ध करणार आहेस तुझं इतकं सामर्थ्य आहे का की ज्याने या विश्वाची निर्मिती केली आहे तर त्याला तू कसं काय तुझ्या सामर्थ्याने मारू शकतोस त्यामुळे तू अत्यंत काय करतोयस तर तू अविचारानेच केलेला आहेस आणि मला हे पटतच नाही एवढं म्हटल्यानंतर रावणाने कुंभकर्णाची यथेच काय केलेली आहे निंदा केलेली आहे भरपूर निंदा केली आणि तो म्हणतो अरे तू माझा बंधू आहेस आणि माझा बंधू असताना काय करतोयस बंधू तर तू माझा आहेस आणि गोडवे कोणाचे गातोयस तर तू त्या रामा, रामाचे गाडवे गातोयस तुला काय करायचंय तुला फक्त त्याचीच बाजू घ्यायची आहे का आणि पुन्हा एवढी सगळी निर्भत्सना केल्यानंतर इलाज नाही राहिला हो त्याचा आणि म्हणून त्यांनी काय केलं म्हणा ठीक आहे आता तुझ्यासाठी मला काय करावं लागेल तर तुझ्यासाठी मला युद्धामध्ये जावच लागेल आणि आता मी जातो युद्धामध्ये आणि युद्धामध्ये जातो असं ठरवून मनाच्या विरुद्ध कुंभकर्णाने काय केलेलं आहे तर कुंभकर्ण युद्धाला आले अत्यंत पराक्रमी आहे बलपुष्कळ आहे अनेक सहस्त्र आणि राक्षस कुंभकर्णाने मारलेले त्यामुळे कुंभकर्ण सोपं नव्हतं हो कुंभकर्ण ज्या वेळेला युद्धाच्या रणांगणामध्ये आलेलं आहे तेव्हा मा, नक्की माहिती होतं रावणाला रामालाही की आपले जे सैन्य आहे ते वानर सैन्य पुष्कळ प्रमाणामध्ये कमी होणार आहे अंदाजाप्रमाणे ते खरंही झालं सहस्त्र वानर संख्या जी आहे ती कमी झाली शेवटी कुंभकर्णासाठी सुद्धा कोणाला यावं लागलं तर साक्षात रामाला यावं लागलं कारण दिलेलं वचन होत कोणतं वचन होतं जय आणि विजय दोघे ज्यावेळेला विष्णूच्या दरबारामध्ये दोन द्वारपाल आहेत नारदांचे जे पुत्र आहेत सनक सननन हे चौघ जावेला गेलेले आहेत वैकुंठामध्ये त्यावेळेला हे द्वारपाल कसे दिसत साक्षात श्रीहरी सारखे दिसत आहेत कारण स्वरूप मुक्ती प्राप्त झाली होती आणि स्वरूप मुक्तीमुळे श्रीहरीचं स्वूप मिळालेलं होतं श्रीहरीचं रूप मिळालं त्यांना असं वाटलं की आता आपण कोण झालो श्रीहरीच झालो ब्रह्मदेवाचे चारही पुत्र आले आणि म्हणतायत कोणाचं दर्शन घ्यायचे नारायणाचं दर्शन घ्यायचे श्रीहरीचं दर्शन घ्यायचंय द्वारपालांनी अडवले अत्यंत अहंकाराने अडवले विनंती केली की पुन्हा जाऊ द्या त्यांनी जाऊच दिलं नाही त्यावेळेला त्यांनी शाप दिला कुठे झाल तर राक्षसोनी मध्ये जाल, जाल। हा शाप ऐकला आणि आता मात्र काय झालं दुःख झालं काही उशाप द्या म्हणून बसले आणि त्याच वेळेला वैकुंठातून साक्षात नारायण आलेले आहेत जे ब्रह्मदेवांचे जे पुत्र आहेत सनक सनन यांच्या मुखातून जो शापवाणी आले, ती शापवाणी कशी आली आहे एकदा नाही दोनदा नाही किती वेळा याल तीन वेळाला राक्षस योनीमध्ये या अशी शापवाणी आणि मग त्यावेळेला साक्षात श्रीहरी आलेले आहेत श्रीहरी म्हणतात काही झालं तरी कोण आहेत अह हे माझे भक्तच आहेत माझे द्वारपाल आहेत द्वारपाल होण्याचं सामर्थ्य ह्यांना कशामुळे मिळालं तर ह्यांना माझ्या केलेल्या भक्तीमुळे मिळाले तेव्हा काय करतो तर ह्यांना राक्षसनी मध्ये जाऊ दे, दे। पण उशाप काय द्यायचा आणि मग उशाप दिला गेला की ह्यांच्या उद्धारासाठी साक्षात कोण येईल ये। तर ते मी येईल आणि असं ठरल्यामुळे काय झालं तर भगवंताला अवतार घ्यावा लागला एकदा नाही दोनदा नाही तीन वेळा हिरण्य हिरण्याक्ष आणि हिरण्य कश्यपू पहिल्यांदा अवतार घ्यावा लागला वरा अवतार आहे नृसिंह अवतार आहे दोन्ही कोणासाठी घ्यावे लागले तर त्यासाठी घ्यावे त्यानंतर जे आहेत ते रावण कुंभकरण आहेत आणि त्यानंतर जे आहे तर ते म्हणजे शिशुपाल आणि दंतवक्र यासाठी भगवंताला या अवतार घ्यावा लागला आता ठरलंय हे सगळं काय अवतार कार्य जे आहे तर त्यानुसार कुंभकर्णासाठी साक्षात कोण आलेत तर तर रावणच त्या ठिकाणी आले आणि आल्याबरोबर त्यांनी काय केलेलं आहे तर राम तिथे आले आणि आता युद्धाला सुरु करणार तेवढ्यात कुंभकर्णांची दृष्टी कोणावरती गेली आहे तर ती विभीषणावरती गेली आणि विभीषणावरती दृष्टी गेल्यानंतर त्यांना खूप आनंद झाला विभीषण म्हणत आहेत अरे विभीषणाला म्हणतंय कुंभकर्ण की अरे आपल्या घराळ्यामध्ये एकच पुण्यातत्मा निघाला एकच धर्मात्मा निघाला तो म्हणजे तू खर तर मला हे नक्की माहिती आहे काय माहिती आहे की रावण कसा आहे रावण अधर्माने वागलेला हे माहिती आहे पण मी सांगण्याचा प्रयत्न केला ते त्यांनी ऐकलं नाही पण इतकं बुद्धीचा माझा निर्णय झाला नाही की मी माझ्या भावाला सोडीन आणि कोणाच्या चरणी जाईन तर रामाच्या चरणी जाईन हे माझ्या बुद्धीने मी नाही करू शकलो पण तू मात्र हे करू शकलास आणि म्हणून मला अत्यंत बर वाटतंय अत्यंत मला सुखाचं वाटतंय कारण का तू रामाचा कायदे काय गेलायस शरण गेलेला आहेस आणि म्हणून तू खरा पुण्यातस तू खरा धर्मात्मा आहेस योग्य असा निर्णय तू घेतलेला आहेस आणि तो तुझ्या निर्णयावरती मी कसा आहे तर अत्यंत प्रसन्न आहे मनापासून त्याला पश्चाताप झालेला होता आणि आता नक्की माहिती की पश्चाताप झालेला बोलून दाखवलेला आहे रावणालाही बोलून दाखवलेला आहे कोणाला बोलून दाखवलेला आहे विभीषणालाही बोलून दाखवलेला आहे आणि आता मृत्यूला सामोरंच जायचंय कारण माहिती आहे की काही झालं तरी आता ह्याच्यातून आपली सुटका नाही कारण राजाज्ञा आहे आणि राजाज्ञेसाठी आपण रणांगणावरती आलेलो कोणाची जीत होणार आहे कारण नक्की रावणाला समजावून सांगितलेलं आहे की हा देव नाही तर परमात्मा आहे त्यामुळे आपण जायचं हे नक्की माहितीये राम समोर आलेले रामाने कोणतं अस्त्र काढलंय तर इंद्रास्त काढलेलं आहे लक्षात आलं असेल की ज्या जे आसन मागत होते तप कशासाठी केलं होतं गोकर्ण महाबळेश्वरला तर इंद्रासनं थांब होतो म्हणून तप केलं होतं आता ज्याच्यासाठी तप केलं तेच कशाला उपयोगाला आलं काळासाठी आलं अंत शस्त्रांनी म्हणून म्हणतो ना आपण अंत्य सा मती सा जग ज़, कर्म आहे त्यानुसार फल मिळणार आहे कर्म ज्याच्यासाठी केलं होतं फल तेच आहे रामाने नेमकं तेच अस्त्र काढलेलं आहे आणि इंद्रास्त्र काढून काय केलेलं आहे जे आहे ते कुंभकर्णानं जे ते काय केलेलं आहे तर मुक्ती दिलेली आहे मुक्ती प्रदान केल्यानंतर कोणत्याही प्रकारचं दुःख नाही वेदना नाही अत्यंतिक वृत्ती शांत झाली आत्माकार झाली रामाकार झाली आणि रामाकार झाल्यानंतर कुंभकर्ण जे आहेत ते रामामध्ये विलीन झालेले आहेत कुंभकर्ण रामामध्ये विलीन झाल्यानंतर आता कुंभकर्ण संपलं रावणाला आणखीन धाबेदान आणले लक्षात आलं की आता युद्धाला स्वतःला उतरायलाच हवंय आणि जेव्हा एवढं कळलं तेव्हा मनाची नक्की तयारी झाली की आता आपण काय करायचंय तर आपण युद्धाला उतरायचंय कथा बघूया सहाला पाच मिनट आहेत थांबते इथे एक दहा मिनटं